श्लोक तेवीस श्रद्ध ते जे श्रद्धेने युक्त असलेले भक्त माझ्याहून अन्य देवतांची अन्य म्हणून पूजा करतात ते देखील हे अर्जुना अज्ञानामुळे विधी सोडून पण माझीच पूजा करतात आता आणि काही संप्रदाय परिमाते नेनती समवाये जे अग्नि इंद्र सूर्य सोमये संप्रदायाखेरीच इतर जे संप्रदाय आहेत ते सर्वत्र समान असणारा जो मी त्या मला जाणत नाहीत व ते अग्नये इंद्राय सूर्याय आणि सोमय असे म्हणून यज्ञ करतात ते ही किर मातेची होये काजे हे आघे मिची आहे परी हो हे भजती उजरी नव्हे इंद्रादिकांच्या भावनेने केलेले भजन निश्चय करून माझेच भजन होत असते कारण कि या सर्व रूपानी मीच एक आहे पण तो त्यांचा भजन करण्याचा संप्रदाय सरळ नसून वाकडा आहे पाहे पा शाखा पल्लव वृक्षाचे हे काय नवती एक बीजाचे परी पाणी घेणे मुळाचे ते मुळीची घापे अर्जुना पहा झाडाच्या घातले पाहिजे की दहा ही इंद्रिये आहाती ये जरी एकेची देहीची होती परी हि सेविले विषय जाती एका चिठा या किंवा हि दहा इंद्रिये आहेत आणि ही जर एकाच देहात आहेत आणि यांनी भोगलेले विषय एकाच ठिकाणी भोगत्याला जाऊन पोहचतात तरी रससोय बरवी, कानी केवी भरावी फुले आणवनी बांधावी डोळा केवी असे जर आहे तर उत्तम पकवाने करून कानात कशी घालावीत फुले आणून ती डोळ्यावर कशी बांधावी तेथरसूतो मुखेची सेवावा परीमळूतो घाण्याची घ्यावा तैसा मी तो यजावा मी ची म्हणून त्या ठिकाणी पकवाने ही तोंडानेच खाली पाहिजे जो वास तो नाकानेच घेतला पाहिजे त्याप्रमाणे माझे भजन माझ्या भावनेनीच करावे येर माते नेणोनी भजन ते वायाची गा आने आन मनोनी कर्माचे डोळे ज्ञान ते निर्दोख हो आवे। दुसरे कित्येक जे मला न जाणून भजन करतात ते त्यांचे भजन व्यर्थ आहे भलत्यासच भलते झाले असे होते या करता माझे भजन कर्म जात ज्ञानाने होते त्या ज्ञानाची दृष्टी स्वच्छ पाहिजे श्लोक चोवीसा सर्व यज्ञाना भोगता च प्रभु रेव चुमानं ना तत्वे नातश्चवती सर्व यज्ञांचा मीच भोगता आणि स्वामी आहे लोक मला सत्य स्वरूपाने जाणत नाहीत म्हणून ते घसरत असतात पाहे पाव पंडुसुता या यचता अर्जुन पहा कि या सर्व यज्ञातील सामुग्रीचा कोण आहे मी सकाळ यज्ञांचा आधी आणि या जना या मी ची अवधी कि माते चुकोनी दुर्बुद्धी देवा भजले सर्व यज्ञांचा आरंभ मी आहे आणि शेवट शेवटही मीच आहे अशा प्रकारे या यज्ञांच्या आरंभी व अंतिम असा असणारा जो मी त्या मला टाकून हे दुर्बुद्धिवान याज्ञिक इंद्रादी देवान भजले गंगेचे उदक गंगे जैसे अर्पीचे देव पितरोशे माझे मज देती तैसे परियाना निभावी ज्याप्रमाणे गंगेच्या काठी तर्पण करावयास बसले म्हणजे गंगेतील पाणी घेऊन ते देव आणि पितर यांना उद्देशून गंगेतच पुन्हा टाकतात त्याप्रमाणे माझेच मला देतात परंतु ते वेगवेगळ्या भावने पवतीची सर्व था मग मनी वाहिली जे आस्था तेथे म्हणून हे अर्जुन ते मुळीच माझ्या ठिकाणी प्राप्त होत नाहीत तर ते ज्याची इच्छा मनात करतात त्या लोकाला जातात याती देव्रता देवान पितृन या पितृव्रता भूतानी या भूते जी मद्याजी न देवांची भक्ती करणारे देवत वापरत जातात पितरांची भक्ती करणारे पितृत्व वापरत जातात भूतांचे पूजन करणारे भूतच वापरत जातात आणि माझेच पूजन करणारे मदरूप होतात मने वाचा करणे जयाची भजने देवाची अ वाहणी हे शरीर जाती क्षणी देवची झाले मनाने वाचे व वा सर्व भजन इंद्रिया पितरांची व्रते वाहती जयाची चित्ते जीवित सरली पितृत्व वरी अथवा श्राद्ध पक्षादी जी पितरांची व्रते आहेत तीव्रते अंतकरणपूर्वक पाळतात ते मेल्यावर त्यांना पितृ लोकांची प्राप्ती होते किंवा भूतखेदा क्षुद्र देवता ही त्यांची श्रेष्ठ दैवते आहेत व त्यांची ज्यांनी जारण मारण उच्चाटन इत्यादी तामस कर्माने उपासना केलेली आहे तया देहाची जवनी कफिटली आणि भूतत्वाची प्राप्ती जाहली जावम संकल्पवशे फळली तया त्यांचा कर्मे तयारूपी पडदा दूर होतो म्हणजे त्यांचे शरीर पडते आणि नंतर त्याची गती मिळते याप्रमाणे ज्यांनी जशा हेतूने कर्मे केली असतील ती त्यांना तशी फलद्रूप होत मग मीची डोळा देखिला जि कानी मिची ऐकिला मनी मी भाविला वाणीला वाचा मग ज्यांनी डोळ्यांनी मलाच पाहिले ज्यांनी कानाने माझ्याच गोष्टी ऐकल्या मनामध्ये ज्यांनी माझी कल्पना केली व वाणीने माझे वर्णन केले सर्वांगी सर्वाठा मीची ही, दिके ही, सर्वा सर्वा मीच नमस्कार इलाजी दान पुण्यादिके जे काही ते माझी आजी मोहरा सर्व अवयवांनी सर्व ठिकाणी मीच समजून ज्यांनी नमस्कार केला व ज्यांनी दान इत्यादी जे काही केले ते सर्व माझ्याच उद्देशाने केलेले असते जयाचे जी जीवित जी जी जी व जोडले मजची ज्यांनी माझे ज्ञान करून देणाऱ्या ज्ञानाचा अभ्यास केला जे आत बाहेर माझ्याच योगाने तृप्त झालेले आहेत ज्यांना माझ्या करताच आयुष्य लाभलेले आहे म्हणजे जे आपले आयुष्य माझ्याच लाभ होण्याकरता खर्च करतात जे अह वाहतिया आम्ही हरीचे दास आहोत असे भूषण मिळवण्याकरता जे आपल्या ठिकाणी अहंकार घेतात जे जगात एक माझ्याच लोभाने लोभी आहेत जे माझे नि कामी सकाम जे माझे नि प्रेमे सप्रेम जे माझी सभ्रम ने लोक जे माझ्या विषयीच्या कामनेयुक्त आहेत जे माझ्या विषयीच्या प्रेमाने प्रेमयुक्त आहेत व जे माझ्या ठिकाणी भूलल्यामुळे वेडे झाले आहेत म्हणून लोकांना जाणत नाहीत जयाची जाणती मजची शास्त्रे मी जोडे जयाचे नि मंत्रे ऐसे जे चेष्टा मात्रे भजले मज ज्यांची शास्त्रे तर मलाच जाणतात जे जा अशा मंत्राचा जप करतात कि त्यापासून अशा प्रकारे ते मरणा आईली चढे माझ मिळवणी गेले पुढे मग मरणी आणी की कडे जातील केरण येण्याच्या जा पूर्वीच माझ्या स्वरूपाशी त्यांचे निश्चय करून ऐक्य झाले ते मग मरण समय इतर गतीस कसे जातील म्हणून जा ते माझी उपचार मिशे दिधले, पे या करता ज्यांनी अर्पण करण्याच्या निमित्ताने मला आपला आत्मभाव अर्पण केला आहे असे माझे भजन करणारे जे आहेत ते माझ्या सायुज्य गतीस जातात म्हणजे मोक्ष पाहतात पै अर्जुना माझ्या ठाई आपण पेन वीन सौरसू नाही मी उपचारी कव नाही ना कळे गा भक्ताने आपला आत्मा अर्पण केल्याशिवाय मला आनंद होत नाही अरे मी इतर दुसऱ्या कोणत्याही उपचाराने कोणालाही वश होत नाही एथ जाणीव करी तोची नेणे आथिलेपण मिरवी ते उणे आम्ही जाहलो ऐसे जो म्हणे तो काहीची नव्हे येथे जो मी परमात्म स्वरूप जाणेले म्हणतो त्यास खास कळले नाही असे समझावे माझ्या पुढे जो आपला संपन्नपणा मिरवतो तोच त्याचा कमीपणा आहे जो आम्ही कृतार्थ झालो असे म्हणतो तो काहीच झाला नाही असे समजावे का तपे हनजे हुटहुटी ते तृणा एका साठी नसरे अथवा अर्जुना यज्ञ दान किंवा तप यांच्या योगाने मी सहज भगवत प्राप्ती करून घेईन असा जर कोणाला गर्वाचा फुंज असेल तर त्या यज्ञ दान तप वगैरे देखील माझ्या जवळ किंमत नाही शेषाहून तोंडा गळे बोल के आर्जुना विचार कर ज्ञान संपन्नतेच्या बाबतीत वेदांपेक्षा श्रेष्ठ कोणीतरी आहे का किंवा शेषापेक्षा अधिक तोंडांनी बोलणाऱ्या कोठे आहे का तो ही दड़े नेती मनोनी बहुडे, एथ वेडे अंथरुणा जाहले तो, तो।, दुसरा जो तो मी परमात्मा असा नाही मी परमात्मा तसा नाही असे म्हणून परत फिरतो माझ्या परमात्मा स्वरूपाचे ठिकाणी सनकाधिक अगदी वेडे पिसे झाले आहेत करिता तापसांची कडसणी कवणू जवळ ठेवी जाईल शूळ पाणी तोही अभिमानू सांडून पायवणी तपस्व्यांची निवड करू गेले तर असा कोण तपस्वी आहे की जो महादेवाच्या पंक्तीला बसवता येईल तो शिव देखिल अभिमान टाकून माझे चरणदोख म्हणजे गंगा मस्तकावर धारण करता झाला ना आथिले पणे सरिसी कवणी आहे लक्ष्मी ऐसी श्रीये सारी दासी घरी जीयेते अथवा ऐश्वर्याने लक्ष्मीच्या बरोबरीची दुसरी कोण आहे ज्या लक्ष्मीच्या घरी श्रीये सारख्या दासी आहेत ती या खेळता करीती घरकुली तया नामे अमरपुरे जरी ठेवली तरी न होती काय बाहुली इंद्रादिकतयांची का त्यांनी भातुकली खेळताना केलेल्या घरकुलास अमरावती हे नाव दिले तर इंद्रादिक हे त्यांच्या खेळातील बाहुले होणार नाहीत का वडोनी तियानावड मोडती तेव्हा महेरकुले वगैरे मोडतात तेव्हा मोठे मोठे इंद्रासारखे असले तरी ते रंक होतात त्या ज्या झाडांकडे एवढेसे पाहतात ते, जा पाहता, ते कल्पवृक्ष होतात ऐसे जियेची या जवळिका सामर्थ्य घरीची या पायिका ते लक्ष्मी मुख्य नायका न नसलेल्या दासीची अशी शक्ती आहे अशी जी ऐश्वर्याची मुख्य मालकी लक्ष्मी तिचीही येथे किंमत नाही मग सर्व स्वय करु नि सेवा अभिमानू सांडून पांडवा ते पाय धुवावयाची या दैवा प्राप्त झाली हे अर्जुना मग ती जेव्हा आपल्या ठिकाणी असलेल्या ऐश्वर्या अभिमानाचा त्याग करून सर्वस्वी माझी सेवा करू लागली त्यावेळी ती माझे पाय धुण्याच्या भाग्याला पात्र झाली म्हणून थोरपण पनाची सांडी जे व्यपत्ती आघवी विसरी जे जई जग धाकुटे होईजे ती जवळी कमाझी एवढ्याकरता आपल्या ठिकाणचा मोठेपणा दूरच टाकून द्यावा शास्त्राध्यन केल्याचा फुंज असला तर तो सर्व टाकून जसे काही आपण शास्त्राध्यन केलेच नाही अशी वृत्ती ठेवावी अशा प्रकारचा जगतात सर्व प्रकारे लहानपणा जेव्हा घ्यावा तेव्हा माझे सानिध्य प्राप्त होते अगा सहस्र किरणाची येथ खोतका हुटहुटी अपुलेनी तेजे अरे अर्जुना प्रकाशात त्या नाही आपल्या थोड्याशा प्रकाशाचा डोल कशाला मिरवावैसेर प्राकृत हे त्याप्रमाणे लक्ष्मीचा मोठेपणा जेथे चालत नाही आणि शिवाचे तपही जेथे पुरे पडत नाही त्या माझ्या परमात्म्याच्या ठिकाणी सामान्य व अजागर लोकांचा प्रवेश कसा होईल या रागी शरीर सांडो वाकि सकळ गुणांचे लोन उतरी जे संपत्ती मधु सांडीजे पुरवंडी करुणी याकरता परमात्म्यावरून आपले शरीर ओबाळून टाकावे आणि आपल्या अंगी असलेल्या सर्व गुणांचे निंबलोण करावे तसेच संपत्तीचा फुंज ओवाळून टाकून द्यावा श्लोक सव्वीसाव पत्रम पुष्प फलम तोयम यो मे भक्त्या तद हम परुतं पान, फूल, फळ अथवा पाणी जो मला भक्तीने अर्पण करतो त्या शुद्ध चित्त मनुष्याचे भक्तीपूर्वक आणलेले ते पान फूल इत्यादी मी सेवन करतो मग भाव उल्हास मज निमिसे फळे आवडे तैसे भलतयाचे हो मग अमर्याद भक्तीच्या उत्कर्षाने मला अर्पण करण्याच्या निमित्ताने एखादे फळ वाटेल तसले भलत्याप झाडाचे का असे ना भक्तो माझी दावी आणि मी दोन्ही हात ओढवी मग देठून फेडीता सेवी आदरेशी भक्त माझ्या ते दाखवतो आणि ते घेण्याकरता मी माझे दोन्ही हात पुढे करतो आणि मग त्या फळाचा देठ काढून न टाकता आदरांनी त्याचे सेवन करतो पैग भक्तीचे निनावे फुल एकमज द्यावे ते परिमुखीची घाली अर्जुना भक्तीच्या उद्देशाने भक्ताने एखाद्या फुल मला दिले विचार केला तर मी त्याचा वास घ्यावा परंतु भक्तीने भुलल्यामुळे प्रेम मी ते तोंडातच घालतो हे असो कायसी फुले पानाची एक आवडे ते जाहले ते साजू काही न सुकले भल तैसे फुलाचीच काय गोष्ट आहे वाटेल त्या झाडाचे एक पानच का होईना मग ते ताजेच पाहिजे असेही नाही वाळलेले किंवा कसलेही असले तरी चालेल परी सर्व भावे भरले देखे आणि भुकेला अमृत तोखे तैसे पत्रची परी तेने सुखे आरोगू लागे परंतु ते दिलेले पान त्याच्या सर्व प्रेमाने भरलेले आहे असे मी जाणतो आणि भुकेलेला अमृतामुळे जसा संतोषित होतो त्याप्रमाणे ते पानच परंतु तितक्या आनंदाने मी खावू लागतो जोडे तरी उदकची तव साकडे न वेल की अथवा एक वेळ असेही झाले की पाला खरा पण तोही मिळाला नाही मग पाण्याचा तर कोठे दुष्काळ नाही ते भल तेथ निमोले न जोडिता आहे जोडले तेची सर्वस्व करुनी अर्पिले जेणे मज ते पाणी वाटेल तेथे बिन खर्चाचे व काही प्रयत्न न करता स्वभावत प्राप्त झालेले आहे तेच आपले सर्व भानवल समजून ज्याने मला अर्पण केले तेने वैकुंठा पासोनी विशाळे मज लागी केली राऊळे कौस्तुभा होनी निर्मळे लेणी दिधली त्या मोठी भव्य मंदिरे माझ्या करता तयार केली व कौस्तुभ रत्नापेक्षा जास्त तेजस्वी रत्नांचे अलंकारी शेजारे क्षीराबी ऐसी मनोहरे मजलागी अपारे सृजली ते क्षीरसागरासारखी मनोवेधक दुधाची अनेक शह्या गृहे माझ्या करता उत्पन्न केली करपूर चंदन अगरू ऐसे या ऐसेमेरू मज हाती लाविला लानकरू दीपमाळे त्याच्या या करण्यात कापूर चंदन अगरू अशा सुगंधी पदार्थांचा मेरू एवढा मोठा डोंगर त्याने मला अर्पण केल्याप्रमाणे होते त्याने आपल्या हाताने मज करता सूर्यला दीपमाळेवर लावले असे मी त्याच्या त्या ते भक्तियुक्त कृत्याने समजतो गरुडा गरुडासारखी वाहने उद्याने कामोने बगीचे व कामधे कळप मला अर्पण केले माझ अमृता हुनी सुरसे बोनी व गरिली बहुवसे ऐसा भक्ता चेनी उदकलेशे परितोषे गा मला अमृतापेक्षा रसभरीत अशी पुष्कळ पकवाने त्याने नैवेद्यच दिली अर्जुना मी भक्तांच्या थेंबर पाण्याने असा संतोषित होतो हे सांगावे काय किरी तुम्ही गाठी पवया लागे अर्जुना हे सांगावस कशाला पाहिजे तुम्हीच आपल्या डोळ्यांनी पाहिले आहे कि मी पोह्या करता सुदाम देवाने आणलेल्या पुरचुंडीच्या गाठी आपल्या हाताने सोडल्या पै भक्तीये कि मी जाणे तेथसा न म्हणे आम्ही भावाचे पाहुणे बलतेया। मी एक भक्तीच ओळखतो मग त्या ठिकाणी लहान थोर अशी निवड करीत नाही आम्ही वाटेल त्याच्या भक्तीरूपी मेजवानीला पाहुणे म्हणून हजर होत असतो ये पत्र पुष्प फळ ते भजा वयामी सेवळ वाचून आमुचा लाग निष्कळ भक्ति तत्व बाकी पान फूल फळ यांचे अर्पण करणे ते मला भजनाचे केवळ निमित्त आहे वास्तविक पाहिले तर आम्हाला आवडते असे म्हटले म्हणजे भक्ताच्या ठिकाणी असलेले शुद्ध भक्ती तत्वच होईल म्हणून सोपारी करी तरी सहजे आपुलिया मनोमंदिरी न विसंबे माते म्हणून अर्जुना ऐक प्रथम तू आपली एक बुद्धी वश करून घे असे जर करणे असेल तर मग सहजच आपल्या मनोरूप देवळामध्ये तू मला विसरू नकोस श्लोक सत्ताविसावापी कौत्युपण हे कौत्या तू जे करतोस जे भोगतोस जे हवन करतोस जे दान करतोस जे तप करतोस ते सर्व मला अर्पण करू जे जे काही व्यापार करीसी का भोगहन हन भोगीसी अथवा यजसी नाना विधी तू जे जे काही व्यवहार करशील किंवा शब्दादी विषयांचा अनुभव घेशील अथवा अनेक प्रकारच्या यज्ञ रूप कर्मांनी हवन करशील ना पात्र विशेषे दाने का सेवका देसी जीवने तपादि साधने व्रते करिसी किंवा विशिष्ट योग्यता जाणून दाने देशील अथवा तू आपल्या नोकऱ्यांना जी वेतने देशील किंवा तप वगैरे साधने साधशील किंवा व्रतांचे आचरण करशील तात्पर्य जे जे कर्म जसे जसे तुझ्याकडून स्वभावत घडेल मग ते सांग असो अथवा असांग असो ते सर्व कर्म माझ्या प्रित्यर्थ आहे अशा समजुतीने कर शुभा अशुभ फल व मोन संप जी बंधने त्यापासून तू मुक्त होशील या संन्यास रूपी म्हणजे कर्म फल त्याग रूपी कर्मयोगाने युक्त चित्त व कर्मबंधनापासून मुक्त झालास म्हणजे माझ्या समीप येशील परिसर आपुल्याजीवी केली याची शंका काहीची नुरवी ऐशी धुवोनी कर्मे द्यावी माझी परंतु कर्म मी केले अशा कर्तृत्वाची आठवण मुळीच आपल्या मनामध्ये ठेवू नकोस या प्रमाणे सर्व कर्मे शुद्ध करून कर्तृत्व अभिमान रहित होऊन मला अर्पण कर मग अग्निकुंडी बीजे घातली ती अंकुर दशे जेवी मुकली तेवी न फळतीची मज अर्पिली शुभ शुभे मग ज्याप्रमाणे अग्नीच्या कुंडामध्ये टाकलेले बी अंकुर उत्पन्न होण्याच्या योग्यतेला आचवते त्याप्रमाणे मला अर्पण केलेली बरे वाईट कर्मे काहीच फळ देत नाहीत अगा कर्मेरा सुख दुःखी फळावे आणि भोगावयावे देहा अर्जुना ज्या वेळेला कर्मे शिल्लक राहतात त्यावेळेला त्यांचे सुखदुखाचे रूपाने फळे तयार होतात व त्या फळाला करता एखादा देह घ्यावा लागत ते उगा ते, ते कर्म ज्या वेळेला मला अर्पण केले त्या वेळेला जन्म मरण फार नाहीसे झाले आणि जन्म नाहीसा झाल्याबरोबर जन्मानंतर येणारे कष्टही नाहीसे झाले म्हणून अर्जुना यापरी भारी, हे सन्यास युक्ती दिधली पा अर्जुना या प्रमाणे ही सोपी अनायासाने कर्मरहित होण्याची युक्ती तुला दिली आहे तर ती एकदम अंमलात आण ती जर उद्या अंमलात आणू म्हणशील तर फलप्राप्तीच म्हणजे कर्मरहित होण्यास तितकाच जास्त वेळ लागणार नाही का या देहाची सुख दुःखाची या सागरी न बुडीजे सुखे सुखरूपा वर सांगितलेली युक्ती अंमलात आणली असता देहारूपी बंदी खाण्यात पडावे लागत नाही आणि सुख दुःखरूपी समुद्रात बुडावे लागत नाही आणि सुखरूप जे माझे स्वरूप त्याच्याशी अनाय असे ऐक्य होते श्लोक एकोणतीसाव समोहम सर्व भूते न मे देशोस्ती न प्रियम भक्त महिताप्यूतान से मरका वो जे माला भक्तिपूर्वक बसत मी देखी ठिका तो मी पुसि कैसा तरी जो सर्व भूति सदा सरि जेथ आपपरु ऐसा भागुना भक्त ज्याचे स्वरूप बनतो तो मी कसा आहे म्हणून विचारशील तर सांगतो मी जो सर्व प्राण्यांमध्ये सारखा व्यापून राहिलेला आहे व जेथे आपला व परका असा भेद नाही जे ऐसिया माते जाणवनी अहंकाराचा कुरुठा मोडोनी, जे जीवे कर्मे करूनी भजती माते अशा प्रकारे सर्वत्र समान असणारा जो मी त्या मला जाणून त्या ज्ञानाने जे कर्तृत्वाच्या अहंकाराचे ठिकाण नाहीसे करतात व मनोभावाने कर्मे करून तद्वारा माझे भजन करतात ते वर्तत दिसत हृदयी समग्र असे ते देहात वागताना दिसतात परंतु ते खरोखर देह तादात्म्यात नसून माझ्या ठिकाणी रंगलेले आहेत आणि मी त्यांच्या अंतःकरणात संपूर्ण आहे सविस्तर सव वटत वजैसे बीज कणिके माझी असे आणि लहानश्या बियामध्ये असत आणि त्याचप्रमाणे ते लहानसे बी ज्याप्रमाणे वडाच्या झाडातही असते तेवी आम्हातया परस्परे बाहेरी नामाची अंतरे वाजून आतुवट वस्तु विचारे मी ते तसे आमच्यात आणि भक्तात एकमेकांशी पाहता बाह्य नाम रूपात्मक देह देहदृष्टीने भेद आहे वास्तविक विचार केला तर अंतरंग आत्मदृष्टीने ते आणि मी एकच आहोत आता ज्याचे लेणे जैसे आंगावरी आहा चवाणे तैसे देह धरणे उदास यांचे आता उसने उसनेमागून आणलेले दागिने जरी अंगावर धारण केले तरी त्या दागिन्यांविषयी घालणाऱ्यांच्या मनात उदासीनता जशी असते तसे ते भक्तही देहाविषयी उदासीन असतात परी मळू निघाली मागे वोस फुल राहेर ते देहावर उदासीन आहेत तर त्यांनी देह ठेवलाच का तर त्यांनी देह ठेवला नाही किंतु केवळ त्यांच्या आयुष्याने धरून ठेवला आहे हीच गोष्ट येथे स्पष्ट करतात वायू आपल्या बरोबर फुलातील सर्व सुगंद गेल्यावर मग केवळ देठाला देह केवळ अवशेष प्रारब्धाच्या पोगार्थ आयुष्य धरून ठेवते येवा तो आरुढोनी मधभावा मजची आतू पांडवा पैठा जास्त एर्वी त्यांचा सर्व देहा अहंकार माझ्या स्वरूपी येऊन माझ्यातच स्थित झाला श्लोक दिसावेत सुदूरा सम्यक व्यवसितो हिसह पूर्वी अत्यंत दुराचरणी असला तरी तो जर अनन्य भक्त होऊन माझी भक्ती करेल तर तो साधूच मानला पाहिजे कारण तो योग्य मार्गाने प्रयत्न करणारा होईल ऐसे भजतेनी प्रेम भावे जया शरीरही पाठी न पवे भलत या व्हावे अशा प्रकारे पुन्हा शरीरही मिळत नाही तर मग कोणत्या का जातीचा असे ना आणि आचरण पाहता सुभटा तो दुष्कृताचा किरसेल वाटा परिजीवित वेची भक्तीची या की आणि अर्जुना त्याच्या वागणुकीचा विचार केला तर वाईट वागणुकीचा खरोखर तो शेलका भाग आहे परंतु ज्याने आपले उरलेले आयुष्य भक्तीच्या चव्हाट्यावर खर्च केले आहे भक्ती दिले शेखी अरे मरण प्रसंगी ज्या वासनेला घेऊन बुद्धी असते त्या वासनानुरूप खरोखर पुढचा जन्म मिळतो याकरता ज्याने आपला जीव अखेरीस भक्तीला अर्पण केला तो आधी जरी अनाचारी तरी सर्वोत्तमोची अवधारी जैसा बुडाला महापुरी न मरतू निघाला तो पूर्वीचा जरी पारण करणारा असला तरी तो सर्व परी उत्तमच आहे असे समज जसे कोणी एक मनुष्य महापुरात बुडत असता त्या स्थितीतून न मरता बाहेर निघाला तयाचे जीवित ऐल थडीए आले म्हणून बुडाले जेवी वाया गेले तेवी नुरेची पाप केले शेवट लिवंत कडेल लागल्यामुळे या लागे दुष्कृती जरी जा तरी अनुताप तीर्थी न्हाला आतू आला सर्व भावे या करता पूर्वीचा दुराचरण करणारा जरी असला तरी नंतर त्या विषयीच्या पश्चातापरुपी तीर्थात त्याने स्नान केले आणि अशा प्रकारचे स्नान करून सर्व भावानी तो माझ्या ठिकाणी जन्मले या फळ तयासी चोडले तर आता त्याचेच कुळ पवित्र आहे तसेच शुद्ध म्हणजे अस्सल आणि श्रेष्ठ असे ते कुळ आहे आणि जन्मला आल्याचे फळ त्यालाच मिळाले तो सकळ ही पढीनला तपे तोची तपिनला अष्टांग अभ्यासिला योगू देणे सर्व ही अध्ययन केले त्याने, के त्याने तपांची आचरणे केली किंवा आसनाधिक अष्टांग असलेल्या योगाचा त्याने अभ्यास केला हे असो बहुत पार्था तो उतरला कर्मे सर्वथा जयाची अखंड आस्था मजची लागे अर्जुना हे फार वर्णनपुरीत ज्याची आवड अखंड माझ्या ठिकाणी आहे अरे अर्जुना तो पूर्णपणे कर्मरूपी बंधनातून पार पडला अवघी हे अर्जुना ज्याने आपल्या मनबुद्धीचे सर्व व्यवहार माझ्याविषयीची जी एकनिष्ठा त्या एकनिष्ठेच्या पेटीत घालून ती पेटी माझ्या स्वरूपामध्ये पुरून टाकली श्लोक एकतीसावा क्षिप्रम भवती धर्मात्मा शाश्वत शांती कौंत धर्मात्मा होतो त्याला शाश्वत अशी शांती प्राप्त होते हे कौंत माझा भक्त कधीही नाश पावत नाही हे तू निश्चयपूर्वक जाण तो आता अवसरे मज सारीखा होईल ऐसा हि भाव तुझ जाईल हागा अमृता आत राहील तया मरण कैचे तो भक्त आता कालांतराने मदरूप होईल अशी ही कल्पना तुझ्या अंतक करण्यात येईल अगं अर्जुना अमृतात राहणाऱ्याला मरण कसे येईल पै सूर्य जो वेळून उदय जे तया वेळा कि रात्र म्हणीजे ते माझे भक्तीविण जे कि जे ते महापाप न ज्या वेळे सूर्य उदय नसतो त्या काला रात्र असे म्हणायचे तसे माझ्या भक्ती वाचून जे जे करणे ते, ते महापातक नव्हे का चित्तास माझे स्वरूप सानिध्य ज्या वेळेस प्राप्त होते त्यावेळेसच खरोखर तो मदरूप होते जैसा दीपे दीपू लावीजे तेथ आदिल कोण हे नोळ ज्याप्रमाणे एका दिव्याने दुसरा दिवा लावला कोणता हे ओळखता येत नाही त्याप्रमाणे जो सर्व भवानी भजन करतो तो मदरूप होऊन राहतो मग माझी नित्य शांती तया दशातेची कांती किंबहुना जिथे माझे मग माझी नित्य असलेली जी स्वरूप शांती तीच त्याची स्थिती व तेज आहे फार काय सांगावे माझ्या जीवाने जगले ते जगलेले आहेत पुढत पुढती ते सांगो किती जरी मियाचा तरी भक्ती न बिसं हे अर्जुना सांगितलेली गोष्ट पुन्हा पुन्हा तीच किती सांगू माझ्या प्राप्तीची जर तुझी इच्छा असेल तर माझी भक्ती क्षणभरही सोडू नकोस अगा कुळाची चोखटपणा नभिजात्य वहावा अरे आमचे कुल शुद्ध आहे या अभिमानात राहू नका तसेच आमचे कुल श्रेष्ठ आहे असा कदाचित आनंद मानाल तर मानू नका व शास्त्राध्ययनाची हाव व्यर्थ कशाला बाळगावी का रूपे आथिलेपणे का एक भाव नाही माझा तरी पालहाळते उत्तम रूपाने व तारुण्याने मस्त का व्हावे संपन्नपणाचा डौल कशाला मिरवावा कारण माझ्याविषयी एक भक्ती जर नसेल तर हा सर्व पसारा निष्फल आहे कणे वि लागली आथी एक दाटे काय करावे गोमटे बोसनगर धान्य वाचून पिश्या असलेली कणसे दाट एकसारखी आली तरी त्यांचा काय उपयोग शहर चांगले आहे पण त्यात वस्ती नसेल तर त्याचा काय उपयोग ना तरी सरोवर आटले राणी भेटले का वांझ फुली फुलले झाड जैसे अथवा सरोवरातील पाणी आटले किंवा रानामध्ये एका दुःखी मनुष्याची दुसऱ्या दुःखी मनुष्याशी गाठ पडली अथवा एखाद्या झाडाला वांज बहर आला तैसे सकळ ते वैभव अथवा कुळ जाती गौरव जैसे शरीर आहे सावैव परिजीवची नाही सर्व ऐश्वरी अथवा कुळ व जाती यांचा मोठेपणा हा त्याप्रमाणे आहे ज्याप्रमाणे एखादे शरीर सर्व अवयवानी पूर्ण असून त्यात फक्त जीवच नसावा तैसे माझी या भक्ती विण जळो ते अगा पृथ्वीवरी पाषाण नसती काय त्याप्रमाणे माझ्या भक्ती वाचून जे जगणे आहे त्याला आग लाग अर्जुना या पृथ्वीवर दगड नाहीत का पै हिवराची दाट सावली वाळीली तैसी पुणे हिवराची गर्दछाया ज्याप्रमाणे सत्पुरुष टाळतात त्याप्रमाणे भक्तीही लोकांना चुकवून पुणे निघून जातात निंब निंबोळ निंब या आला तरी तो कावळी सुकाळू जानु वाढीनला दोषाची लागी निंबाच्या झाडाला झाड जाड़ मोडेल इतक्या निंबोळ्या आल्या तर त्या सुबत्तेचा फायदा केवळ कावळ्यानाच होतो त्याप्रमाणे भक्तीही मनुष्य केवळ पापा करताच वाढलेला असतो काश्या रसखापरी वाढिले वाढून चोहटा रात्री सांडिले ते सुनिया सेची ऐसे झाले जिया परी अथवा शड्रस अन्न खापरात वाढले आणि वाढून तो उतारा रात्री चव्हाट्यावर टाकून दिला असता ते जसे कुत्र्याच्या उपयोगाला येते भक्ती ही नाव सुकृत दुःखास त्याप्रमाणे अभक्त मनुष्याचे जीवित आहे जो स्वप्नात देखील पुण्य करण्याचे जाणत नाही अरे त्याने संसाराच्या दुःखांना आमंत्रणच वाढून ठेवले आहे